सूर्यपुत्र लोकमान्य सुधारक लोकमान्य प्राचीन विद्येचे संस्कारांचे प्रेमी त्यामुळे लोक त्यांना जुन्या विचारसरणीचे समजत पण जुन्यातलं चांगलं काय आणि नवीन नजरेनं त्याकडे कसं बघता येईल हे फक्त लोकमान्यच अभ्यासपूर्णरितीने सांगू शकत सुधारकांमध्ये आणि लोकमान्यांमध्ये मूलभूत फरक होता तो सुधारणांच्या गतीचा त्यांचं तत्त्व होतं की लोकांना भिऊन मागे राहायचं नाही आणि लोकांना टाकून पुढेही जायचं नाही लोकांना सारखे तयार करत राहायचे आणि आपण त्यांच्यापुढे एक दोन पावलं राहून पुढे चालायचं चा। तुम्ही सुधारकांबरोबर समाजसुधारणांच्या बाबतीत एकमत दाखवता पण केसरीमध्ये मात्र त्यांच्याविरुद्ध लिहिता असं का असं त्यांना विचारल्यावर ते म्हणाले एकतर स्वराज्यासाठीची चळवळ किंवा समाजसुधारणा यापैकी एकच मार्ग श्रेयस्कर कारण मी दोन्हीत लक्ष घातलं तर काहीच पुढं जायचं नाही दुसरं म्हणजे मला लोकांना आपल्या बरोबर घेऊन पुढे जायचं आहे कारण एकदा एक काम हाती घेतलं की त्यात झोकून दिल्याशिवाय मला चेन पडणार नाही आणि मग मनाची द्विधास्थिती झाली की कोणतंच काम नीट होणार नाही दुसरं म्हणजे स्त्री शिक्षणच नव्हे तर पाश्चात्य शिक्षणाने आपणही श्रद्धाहीन झालो आहोत आपल्या संस्कृतीतील प्रत्येक उच्च भावनेबद्दल आता आपले लोक संशय घ्यायला लागले आहेत आपल्या संस्कृतीवर निदान आपल्या स्त्रियांची तरी अजून श्रद्धा आहे ती घालवून उपयोग नाही कारण आपल्या स्त्रिया हे आपलं राष्ट्रीय धन आहे त्यांच्या या विचारात किती सत्य आहे याचा अनुभव आज आपण सगळेच घेत आहोत थोर पुरुषाचं दृष्टेपण म्हणजे काय असतं ते लोकमान्य लंडनला असताना प्रत्ययाला आलं लंडनच्या वास्तव्यात त्यांच्याबरोबरच्या लोकांना सगळीकडे खूप हॉटेल्स दिसली जागो जाग, डिनर हॉल्स रेस्टॉरंट्स दिसली त्यांच्याबरोबर मोतीराम वेलकर होते ते म्हणाले इंग्रज लोक काय झोपायलाच घरी जातात की काय लोकमान्य त्यांना म्हणाले इंग्रजांना हसू नका थोडं दिवस थांबा आपल्याकडेही बाहेर जेवायची वेळ लवकरच येणार आहे सध्याच्या इंग्रजी शिक्षणाचा हा परिणाम आहे पुरुषांप्रमाणे इकडे स्त्रियाही द्रव्यार्जन करतात मग घरी स्वयंपाक कोणी करायचा आपल्याकडेही ही वेळ येणारच आहे कारण स्त्रियांना शिक्षण तर दिलंच पाहिजे आणि मग त्या द्रव्यार्जनही करणारच त्या काच्या समाजसुधारकांनी दिलेल्या त्यांच्या आठवणींपासून लोकमान्यांबद्दल ते सुधारणावादी होते हेच मत लिहिलं आहे त्या काचे अस्पृश्योद्धारक लक्ष्मण भिडे यांनी सांगलीला लोकमान्य पंचांग परिषदेला आलेले असताना त्यांना आपल्या आश्रमात बोलावलं भिडे अस्पृश्यांसाठी महारवाड्यात शाळा चालवत लोकमान्य आले आणि त्यांनी सर्व समुदायासमोर सुंदर भाषण केलं ते म्हणाले माझ्याबद्दल जे गैरसमज आहेत त्याचं निराकरण ही चांगली वेळ आहे अस्पृश्यांना स्पृश्य मानण्यांपैकी मी एक आहे गणपती उत्सवात माझ्या गणपतीबरोबर चांभारांचा गणपतीही मिरवणुकीत असतो अस्पृश्यांच्या उद्धाराची सुधारकाने एवढीच मलाही तळमळ आहे पण मतभेद आहेत ते मार्गाबद्दल एकदम धर्मभोळ्या समाजाला बंड करून दुखवावे हे मला मान्य नाही पुरातन काळापासून चालत आलेली ही रीत लोक पटकन मोडणार नाहीत स्पृश्य लोकांचंही मत अनुकूल करून घेण्याचा जोरात प्रयत्न झाला पाहिजे पण त्यापेक्षा अस्पृश्यांनीही बदललं पाहिजे आपले दोष काढून टाकले पाहिजेत स्वच्छ राहिलं पाहिजे मेलेल्या जनावरांचे मास खाणे बंद केलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेतल्यावर आपला व्यवसाय देण्याची काही गरज नाही पण पांढरपेशांसारखे नोकरीत शिरण्यापेक्षा तुमच्या व्यवसायात तो घाणेडा न मानता त्यात नवीन सुधारणा करा आणि मी सर्वच लोकांसाठी काम करत असल्यामुळे अप्रत्यक्षपणे अस्पृश्यांच्याही उद्धाराला झटतो आहे हेही लक्षात असू द्यावं एकदा श्रीम माटे आणि त्यांचे मित्र हरिभाऊ फाटकांनी सर्व हिंदूंना मुक्त प्रवेश मिळेल असं देऊ ठरवलं म्हणून ते विठ्ठलरामजी शिंद्यांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की माझी अशी कल्पना आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते तर शिंद्यांनी काही उत्तर देण्याआधीच तुम्ही लोकमान्यांकडून आला आहात का असं माट्यांना विचारलं माट्यांना त्याचा अर्थ कळे ना ते म्हणाले की नाही आपण अस्पृश्य निवारण विषयातले जाणते म्हणून आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी आलो आहोत आमची आणि लोकमान्यांची ओळखही नाही तेव्हा विठ्ठलरामजी यांनी माट्यांना सांगितलं की असं देऊ बांधायची कल्पना लोकमान्यांची आहे त्यासाठी तेही शिंद्यांना भेटले होते तेव्हा मा माटे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता लोकमान्यांच्या घरी गेले आपला येण्याचा हेतु सांगितला लोकमान्यांनी माट्यांना आपल्या समोर बसवून चौकशीचे प्रश्न विचारायला सुरुवात केली माटे पाल्हाळीक बोलायला लागले की ते त्यांना थांबवत आणि ते निराळं असं म्हणून नेमकं बोलायला लावत ला शेवटी म्हणाले की हे देऊळ खुशाल बांधा आणि उगीच खोपट्याच्या आकारात एवढं बांधू नका चांगलं मोठं बांधा मुंबईच्या भाट्यालाही आत येताना संकोच वाटणार नाही असं बांधा मग तुमच्या नावाचा जेरातीसाठी उपयोग करून घेऊ का असं विचारलं तेव्हा खुशाल करा आणि मी येईन आणि जरूर ती करीन असं प्रोत्साहनही दिलं अठराशे त्र्याण्णव मध्ये धोंड केशव कर्व्यांनी पुनर्विवाह केला त्याच्या पानसुपारी समारंभाला लोकमान्यांना आमंत्रण होतं आणि ते गेलेही होते जे कर्मठ होते त्यांनी या विवाहाचा कडाडू निषेध केला होता पुनर्विवाहाच्या संबंधाने जेव्हा कर्व्यांनी सुशिक्षितांची मतं गोळा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बरोबर पंक्ती पंक्तीप्रपंच करण्यास हरकत नाही असा स्पष्ट लेखी अभिप्राय दिला होता त्यानंतर कर्व्यांच्या आमंत्रणावरून ते अनाथ बालिकाश्रम बघायला गेले आणि शेरेबुकात चांगला अभिप्राय लिहून दिला होता त्यानंतर या आश्रमाची प्रसिद्धी व्हावी म्हणून कर्व्यांनी एक मोठा लेख केसरीत छापायला दिला तो केसरीने छापला यातच सगळं भरून पावलं कारण केसरीचा वर्ग मोठा होता लोकमान्यांनी काहीही लिहिलं असतं तरी आश्रमाची बदनामी व्हायला वे लागला नसता जनमानसही बदलला असतं त्यामुळे केसरीकडून एवढी मोठी मदत होणं म्हणजे अमूल्य मदत होती स्त्रियांना शिक्षण देण्याबद्दलचं त्यांचं मत कळावं म्हणून कर्वे एकदा त्यांच्या खनपटीलाच बसले तेव्हा लोकमान्यांनी स्पष्ट सांगितलं की या शिक्षणाने गृहसौख्य हरवून जाण्याचा मला धोका दिसतोय या शिक्षणाने आपण पुरुष जसे स्केप्टिक झालो आहोत तशा आपल्या स्त्रियाही होतील यावर दुसरं कोणतं शिक्षण द्यायला पाहिजे हे मात्र त्यांना कळत नव्हतं असं कर्व्यांना वाटलं इंग्रजी शिक्षणाची तेव्हा नुकतीच कुठे सुरुवात झाली होती आज एकशे वर्षांनी या शिक्षणाने गृहसौख्य हरवेल हा त्यांचा अंदाज किती बरोबर होता हे आपणच अनुभवतोय लोकमान यांच्या मुली सुधारक वाचायच्या एकदा त्यांची मुलगी लोकमान्यांना म्हणाली दादा मला आगरकरांची मतं पटतात काही काही लगेच लोकमान्या तिला म्हणाले मग हुशार लोकांची मत नेहमी बरोबरच असतात मग तुम्ही का त्यांना विरोध करता असं तिने विचारल्यावर ते म्हणाले मला रानात जाऊन ना ना जा। लोका नाही पडायचं लोकांना घेऊन काम करायचे त्या काही सुधारकांना बहिष्कृत केलं जायचं लोकं अशा लोकांकडे पाणीसुद्धा प्याचे नाहीत स्वत टिळकांनी आपल्या मुलींची लग्न उशिराच केली होती त्यांना शाळा कॉलेजातही घातलं होतं लोकमान्य नेहमी म्हणायचे आधी आपलं राष्ट्रविधवा झालंय त्याला पारतंत्र्यातून मुक्त करूया मग देशातल्या लोकांचा सुधारणा आपले पुरुष विधवा झालेत त्यांना पुरुषार्थ गाजवायला देश स्वतंत्र करू हिंद महिला समाजामध्ये लोकमान्य भाषण करायला गेले आणि त्या स्त्रियांसमोर भाषण करताना त्यांची कर्तव्य सांगताना तीन मुद्दे मांडत म्हणाले एक स्त्रियांनी राष्ट्रीय पुरुष निर्माण करणं दोन स्त्रिया राष्ट्राच्या शिक्षक असतात लहानपणी मुलं आईच्या सहवासात असतात तेव्हा त्यांना जे शिक्षण मिळेल तसे ते तयार होतात हे शिक्षण पुस्तकी नसून शीलवान पुरुष करण्याचे धडे देणं स्वार्थत्यागी आणि दीर्घोद्योगी बनवणं हे त्यांचं फार मोठं योगदान समाजाला जरुरीचं आहे तीन देशावर जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा तेव्हा स्त्रियांनी संकट निवारणाला हातभार लावलेला आहे त्यांना सामाजिक सुधारणा हवी होती पुल सुधारक मार्ग पसंद ते मनाने बंडखोर होते पण केसरीत आपल्या अपने मनाची तैयारी पहन एक पाउल पुढे टाकत आसच सामाजिक बाबीत कराव अच्छा समाजा की मानसिक लयकी और पात्रता महितर सुधारणा लदण पसंद नौत आधी राजकीय कि आधी सामाजिक हा वद ही दृष्टि निरर्थक होता दोनोंशिवा का शक्य नहीं अस मत हो चोवीस मार्च एकोणीसशे अठरा या दिवशी सकाळच्या बैठकीत काँग्रेसने अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी घेऊन आपल्या कार्यास त्यांचा पाठिंबा मेवावा असा ठराव आणला त्यावेळी 7000 लोकांचा जमाव बाहेर उभा होता लोकमान्यांचं भाषण सुरू झालं त्यांना आवेश चढायला लागला त्यांचा खणखणीत आवाज बाहेरच्या लोकांच्या कानावर आदळायला लागला पेशव्यांच्या काहीही अस्पृश्यांच्या पखालीतलं पाणी ब्राह्मण पित असत If God were to tolerate untouchability, I will not recognize him as God. ही लोकमान्यांची घोषणा जमावाने ऐकली आणि मांडव कोसळून पडेल असा गजर तिथे झाला मी जरी शरीराने इथे पहिल्यांदा आलो असलो तरी मनाने या चळवळीत नेहमीच आहे जुन्या काही काही ब्राह्मणांच्या जुलमानेही चाल पडली हे मी नाकारत नाही पण या रोगाचे आता निर्मूलन झालेच पाहिजे अशा शब्दांनी त्यांनी सभा गाजवली लखनौ सभेनंतर लोकमान्य कानपूरला गेले तिथे त्यांना संस्कृत भाषेत लिहिलेलं मानपत्र देण्यात आलं त्यावेळच्या भाषणात लोकमान्य म्हणाले हिंदू समाजाला शास्त्रातील चातुर्वर्णे मान्य आहे पण तो अनुवंशुक नाही गुण आणि कर्मानेच ते सिद्ध होतात पण इंग्रजी राज्यामुळे चातुर्वर्णे नष्ट झालं आहे कारण देशात क्षत्रिय कर्मच उरलं नाही ब्राह्मणांनीही आता बुद्धीचा अभिमान टाकला पाहिजे लोकमान्य अस्पृश्यता मानत नसत एकोणीसशे वीस साली अस्पृश्य निवारण परिषदेला ते मुंबईत हजर राहिले पण विठ्ठलराव शिंद्यांनी तयार केलेल्या जाहीरनाम्यावर त्यांनी सही केली नाही म्हणून लोकमान्यांवर ढोंगीपणाचा आरोप करण्यात आला विठ्ठलराव शिंद्यांनी लोकमान्यांना पत्र लिहून सही करून पाठवावे अशी विनंती केली होती त्यावर लोकमान्यांनी त्यांना पत्र लिहून स्पष्ट कळवलं की मॅनिफेस्टोच्या शेवटी काही कार्यक्रम शिरावर घेऊन तो प्रत्यक्षात आणण्याची व्यक्तिशा जबाबदारी त्यात टाकलेली असल्यामुळे सध्याच्या कार्यव्यापृततेमध्ये हे नवीन कार्य मला अंगावर घेता येईल असं वाटत नाही म्हणून तुमच्या पत्रकावर मला सही करता येत नाही त्याबद्दल माफ करा लोकमान्य तेव्हा इंग्लंडला जायच्या गडबडीत होते मी इंग्लंडहून आल्यावर परत बोलू असं सांगितलं लगेच ते इंग्लंडला गेले आणि आल्यावर सहभोजनाला येणार होते पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली